मी सुरेश चंदवणकर सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स या संस्थे सेक्रेटरी या नात्या अपने सर्व स्वागत करतो आणि आशा है कि गेले कार्य प्र गलेक कार्यक्रम प्रमाण आज का संध्या संगीता का कार्यक्रम दीर्घका स्मरणा हो सोसायटी गेली चार वर्ष दरमहा वेग जुनिया ध्वनिमुद्रिका ध्वनिमुद्रित संगीत ईकवाय काम करते क्या विषयाच बंधन नहीं खूब वेग् विषया गाणी इतना ऐकली जब्यासपूर्ण व्याख्यान दी जालिकेम आज जो विषय है तो है मास्टर दिनानाथ मंगेशकर ध्वनिमुद्रिका एक तौलनिक अभ्यास तो सादर करना डॉक्टर प्रभाकर जठार श्री आ श्री प्रभाकर दातार मैं दोग विनंती करो कि मंच दातार परिचय अपनेपैकी बहुतेकान है आमबईम जे को ध्वनिमुद्रिका संग्राहक हैतले सर्वात ज्येष्ठ ध्वनि संग्राहक नुसत ध्वनिमुद्रिका नव् तो ताी जी समग्र महत्ति गोला करना अजु ही या वहत ही धड़पड़ चालू आते अभाकर दार ये रिजर्व बैंके कामला होते तिथु निवृत्त आयानर तीन जरिए बैंके क्षेत्र निवृत्ति तरी संगीता ध्वनिमुद्रिकां क्षेत्र निवृत्ति नहीं उलट अधिक दुप्पट जमाने काम सुरू के है आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यापासून आकाशवाणीवरती जो ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम सादर केला होता अमृत कलश म्हणून त्यामध्ये जुन्या ध्वनीमधील का आपल्या खास कॉमेंट्री सकट ऐकवायचं दातारांना आमंत्रण आलेलं आहे आणि माझी खात्री आहे की या हॉलमध्ये होणारा कार्यक्रम पुढच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन पोहोचेल त्यासाठी आपण दातारांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया हा कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर डॉक्टर प्रभाकर जठार यांची ओळख प्रभाकर दातार करून देतील आणि मग ते दोघे म्हणून संयुक्तपणे हा कार्यक्रम सादर करणार आहेत मी आता इथून बाजू लावणार आहे आणि नंतर मध्ये जेव्हा वाटेल की व्यत्यय आणावा तेव्हाच मी तुमच्या परवानगी इथं मध्ये येणार आहे नटीच्या तोंडे एक वाक्य आहे ध्यानी मनी स्वप्नी मेल नाटक नाटक नाटक तसच प्रभाकर जठारांच्या बाबतीत आहे ध्यानी मनी स्वप्नी दीनानाथराव दीनानाथराव दीनानाथराव मी त्यांना नेहमी गमतीने राम भक्त हनुमान म्हणतो की हनुमानाने जर आपली छाती फोडून दाखवली तर राम तसंच जर त्याने केलं तर तिथे तुम्हाला दीनानाथच दिसतील दुसरं कोणी जुनी एखादी म्हातारी प्रेमी व्यक्ती दिसली तर ते त्यांना विचारणार तुम्ही दीनानाथरावना पाहिलं तर का दीनानाथराव तुम्ही ऐकलं तर का तर दीनानाथरावांच्या गाण्याबद्दल तुमचं काय मत आहे दीनानानाथरावांच्या अभिनयाबद्दल तुमचं काय मत आहे असं त्यांना सारखा डोक्यामध्ये दीनानाथ हाच विषय असतो आणि दुसरं म्हणजे त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे दीनानाथरावच्या गायकीवर त्याचंही नाव आहे हो दीना दिसे मदत दीनरजने हे सतत तेच परत दीनानानाथरावच्या गायकीवरती त्यांनी डॉक्टरेट केलेले गांदुर्व महाविद्यालयाची आणि विशेष म्हणजे त्याच्यातल्या ज्या दिनानाथराव दीनानाथराव ज्या बंदीशी गायचे त्या ह्याच्यावरती जवळजवळ त्यांची तीन तास तोंबी मुलाखत घेतलेली आहे बरोबर आहे ना दुसरं म्हणजे आकाशवाणीचे जवळजवळ पंचवीस वर्ष शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचे गायक होते हे आता आजच्या लोकांना माहीत नसेल तर मी ह्या सर्व गोष्टीने मी प्रभाकार जठांना सांगतो की कार्यक्रम सुरू करावा दिनानाथ राव किंवा दीनानाथ दिनान, मंगेशकर यांचा जन्म एकोणी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे या दिवशी मंगेशीला झालेला आहे श्रीक्षेत्र मंगेश या परिसरात म्हणून मंगेशकर नाहीतर त्यांनी मंगेशीकर असं लावून लावलं निनानाथराव त्यामुळं आज यानंतर चार दिवसांनीच एकोणतीस तारीख येते तर खरं हा जो कार्यक्रम आहे हा त्यांच्या जन्मदिनी करायचा व्हायचा अशी मुळात कल्पना होती परंतु त्यावेळेला पुण्यामध्ये देखील त्याच दिवशी माझा एक कार्यक्रम कराय आयोजन करणं चाललं होतं त्यामुळं आम्ही यांनी सोयीसाठी म्हणून आणि रविवार म्हणून त्यांनी तो पंचवीस तारखेला घेतला आज घेतला पण याचं मुख्य प्रयोजन हे दीनानाथांच्या जन्मदिनाचं जयंतीचं आहे हे मुद्दाम सांगायचं आणि त्यासाठी त्यांच्या इथे ही प्रतिमा ठेवली आहे आता शेवटी काही काही योगायोगाच्या गोष्टी कशा असतात की प्रतिमा ठेवली पण हार कोमेदून जाऊ नये म्हणून फ्रीज नाही ठेवलेला आणायला विसरलो पण तो इच्छा होती काय करायचं काही काही गोष्टी अशा होतात दीनानाथ 24 एप्रिल एकोणीसशे बेचाळीसला पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये गेले वय एक्केचाळीस वर्ष तीन महिने पंचवीस दिवस इतक्या लहान वयात दीनानानाथ गेलेल्या एवढ्या वया मग एवढ्या छोट्याशा काळामध्ये जे त्यांनी करून दाखवलं ते खरोखरच अचंबा वाटण्यासारखा आहे विशेषतः त्यावेळीची एकंदर परिस्थिती डोळ्यापुढे आणली नारायणराव बालगंधर्व केशवराव भोसले यांच्यासारखे के अतिरिती महारथी हे रंगभूमीवर त्यांच्या अगोदर म्हणजे दहा बारा वर्ष अगोदर तिथे येऊन स्थिर झाले होते या तऱ्हेने सांगण्यापेक्षा नारायणराव बालजंदर्वे त्यांच्याबद्दल काय म्हणाले तो तुम्हाला त्यांचा एकंदर थोडक्यात काय म्हणतो रिमार्कच तुम्हाल तुम्हाला मी सांगतो मी तुम्हाला कल्पना येईल दीनानाथ कुठल्या दर्जाचे होते कुठल्या लेवलचे होते नारायणराव म्हणाले एकदा त्याने विचारलं की नारायणराव तुमचं दीनानाथांच्या बद्दल काय म्हणतो आम्हीच विचारलेलं आहे तर नारायणराव एक क्षणभर स्वस्थ राहिले आणि मग म्हणाले कि मी आणि केशवराव भोसले आम्ही मराठी रंगभूमीवर पाय संगीत रंगभूमीवर पाय रोवून उभे होतो अशा वेळेला देणार रंगभूमीवर प्रथम आला तो स्वतःच वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आणि स्वतःच वेगळं गाणं गाऊन गेला तो याच्यातच त्याचा मोठेपण आहे काय हा वाचायचा चष्मा नसल्यामुळं कागद पुढे असूनही काही दिसेना आणि आपण आता जे एकंदर हा कार्यक्रम आहे ना हा सगळा जरा अनौपचारिक पद्धतीनं सगळ्यांनी मिळून दिनानाथांना समजायचे ओळखायचे अशा तऱ्हेन हा करूया यांना औपचारिकपणा नको एक मला एक सांगायचं असं आठवलं की प्रभाकर जठार हे दिनानंदराचे संस्कारित शिष्य त्यांना दीनानानाथरावचं गंडबंधन झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आता जर त्यांनी सांगितलं बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या ह्याच्यामध्ये तर ज्यावेळेला केशवराव भोसले आणि बालगंधर्व एकोणीसशे वीस साली ऐन उत्कर्षामध्ये होते की ज्यावेळेला केशवरावांचं वय होतं तीस वर्ष बालगंधर्वांचं होतं बत्तीस आणि दीनानाथराव मी वीस साली म्हणजे एकोणीसला भावबंधन आलं साली ते त्यांच्यासमोर उभे राहिले त्यावेळेला त्यांचं वय अवघ एकोणीस वर्ष होतं त्या ह्याच्यात त्यांनी स्वतःला म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे तिसरी शक्ती निर्माण केली बालगंधर्व बालगंधर्वांचं बाल आपण आता मत ऐकलं तर तसंच वझेबा गायनाचार्य वझेबा हे दीनानाथांच्याबद्दल म्हणाले की दीनानाथांच्या सारखा स्वयंभू गवई नट गायक नट नव्हे गवई नट हे फार महत्वाचं आहे पुढील शंभर वर्षात होणार कुमार गंधर्व म्हणाले म्हणजे आपल्या चालू काळाशी आपण आलो आलो की बालगंधर्व देनाथ यांच्या पूर्वीही त्यांच्यासारखं कुणी गायलं नाही आणि त्यांच्यानंतरही त्यांच्यासारखं कुणी गायलं नाही तेव्हा इतकी महत्वाची मंडळी इतकी विचारवंत इतकी अनुभवी इतकी घुणी मंडळी देनानाथांच्याबद्दल काय म्हणत होती यावरून आपल्याला कल्पना येते की बाबा हा असा तसा गायक नव्हता किंवा नट नव्हता आणि दुसरं बालगंधर्व काय आहे नेहमी आपल्या भोवतालची जी संगीतातली अशी मंडळी असत म्हणजे आता पुरुषोत्तम वालावणकर जे पेटी वगैरे वाजवतात अशा मंडळींना सांगत की देनानाथांचं या माणसाचं गाणं कधीही चुकवू नका कारण त्याचा गळा आणि त्याची बुद्धी ही ईश्वराने दिलेली आहे आणि स्वत नारायणराव जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा बलवंतच्या नाटकांना जाऊन बसत या गोष्टी म्हणजे बोलक्याच आहेत याचं आणखीन काही पुढे सांगायला पाहिजे असं नाही आहे आता दिनानाथरावांच्या गाण्याचे घटक कोणते एक म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे ना तो कार्यक्रमाची मी आउटलाईन आपल्याला आत्ताच आप आप सांगेन पण मुख्य म्हणजे बोलणं कमी आहे नव्वद टक्के गाणं आहे त्यामुळे एकदम पहिल्यांदाच दोघं बोलायला बसले म्हटल्यानंतर जे एक धसकाळ येतो मनात बसतो तसे काही वाटायचं कारण नाही पण तो या काही काही गोष्टी मात्र मी सांगणार आहे तो एवढ्यासाठी ना की जर कुणाला दीनानाथांच्या गायिकेबद्दल गाण्याबद्दल कसा अंदाज घ्यावा कसा प्रयत्न करावा कशाचा विचार करावा हे जर त्यांना समजून घ्यायचं असेल तर या काही गोष्टी थोड्याशा काळावर त्यांच्या घालायच्या यापेक्षा काही जास्त हौसेसाठी बोलायचं नाही आहे आवाज तेज होता चढा होता स्वरस्थानं पक्की होती आणि गळ्यात विलक्षण वेगानं फिरणारी भिंगरी होती हे सगळं त्यांना उपजत जन्मदात मिळालेलं आहे दिनानाथ लहानपणी जेव्हा गात असत जे असंस्कारित गाणं होतं आणि जे गाणं नुसतं तुम्हाला आवडत असे नवे नव्हे तर तुम्हाला ईश्वराची आठवण करून देत असे असं त्यावेळी काही लोकांनी सांगितलेलं आहे तर त्या वेळेला दिनानाथ काळी दोनच्या वरच्या शर्जामध्ये गात असत म्हणजे आपल्यापैकी ज्या मंडळींना गाण्याचे गाण्याचा अभ्यास आहे त्यांना कल्पना आहे की तो सूर किती चढा होता आणि मग त्यामुळे असंही आपल्याला सहज वाटेल अच्छा म्हणून लता मंगेशकरचा आवाज एवढा चढा आहे बरं का लताच्या गळ्यात जे गाणं आहे जे जो जे जो आवाज आहे त्या आवाजात जे गुण आहेत ते सगळे दिनानाथांचे आहेत आणि दीनानाथांच्या गाण्याला शिवाय व्यासंगाचा एक जबरदस्त पाया होता हा मुख्य फरक होता दुसरं दीनानाथांच्या गाण्याला वॉल्यूम होता चौडाई होती रुंदी होती आणि तितकाच तो लवचिक होता काय यांच्या बाबतीत फार मजेदार गोष्टी की विरोधी गोष्टी एकत्र आलेल्या आहेत एरवीस काय न होतं की एक आहे म्हटल्यानंतर दुसरी नसते त्यामुळे दुसरीबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि इथे दोन्ही सांगितल्यानंतर एकाच वेळेला चंद्र आणि सूर्य कसे असतील असं ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनात प्रश्न येतो पण यालाच चमत्कार म्हणायचं असतं दिनानाथ हे एक निसर्गाचा चमत्कार होते त्यांचं गाणं मंदिरात जन्मला मंगेशाच्या पण ते वाढलं निसर्गाच्या सान्निध्यात कारण दिनानाथाने जी मेहनत केली ती बाहेर केली निसर्गात जाऊन के केली घरात बसून केली नाही घरात स्वरात आवाज टाकलेला परत प्रतिध्वनीने आपल्याला ऐकू येतो आणि आपण किती जोरकस गातो तसं वाटतं पण निसर्गात जेव्हा तो निघूनच जातो तरीही जेव्हा तो ऐकू येतो तेव्हा तो आवाज पल्लेदार होतो दुसऱ्या दिनानाथांच्या गाण्यामध्ये मला तर आता प्रत्येक गोष्टीला प्रूफ कसलं दाखवायचं हो काही काही गोष्टी आपल्याला कळतात आपल्यालाही काहीतरी जाणवतं की नाही आज आपणही पाहतो ऐकतो स्वतःवर काय एवढा विश्वास दाखवायचा की या माणसामध्ये खरोखर दिनाथ एक गोव्याच्या निसर्गाचाच एक भाग होते अंश होते असंच मला वाटतं आणि मग मला असं वाटतं की ते आकाशाचं जे तेज आहे ते त्यांच्या गाण्यात उतरलं होतं चन्मात्र या पद्धतीनं गोखलेसाहेब इथे आहेत ते काही चुकलं वगैरे असतील तर करेक्ट करतील की चंद्मात्र पद्धतीनं म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा ही जी कल्पना आहे तशा तऱ्हेनं देनानाथांच्या ते तेज उतरलं किंवा जे देनाथांच्या तेज होतं ते त्यामुळे वाढलं तसंच निसर्गातला वायू हे तत्व पंचमहाभूतांच्या पैकी एक ते देखील देनानाथांच्या गाण्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे तो बेगुमानपणा कुठेही जायचं त्याला काही अटकाव नाही असा जो भाग आहे किंवा त्यांच्या गाण्याला मी वायू तत्वावर आधारलेली ताण म्हणतो हे म्हणताना माझे एका मर्यादित अर्थानेच मी म्हणतोय आपण आता चंद्रमुखी वगैरे अशी उदाहरणं देतो तेव्हा एखादी तरुणी आणि वरती चंद्र असं काही डोळ्या पुढे आणत नाही किंवा तसं नसलं तर तसं नाही आहे आपण असं म्हणत नाही आपण त्याच्यातला गुणधर्म सामा अ, अ, एक ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच फक्त विचार करत असतो तर मांडवी नदीची मांडवी नदीचा ओघ वाहतोय त्याच्यात जी हो कंटिन्युटी आहे ती दीनानाथांच्या गाण्यात होती दीनानाथांच्या गाण्यामध्ये वादळ झालं की गोव्यातली जी झाडं अशी तशी होतात वेळी पिशी होतात तसं दीनानानाथ झालं युवतीमिनासारख्या याच्यामध्ये चौकटीतलं वादळ घडवून आणत असत या गोष्टी त्यांना निसर्गात प्रेरणा घेऊन मिळालेल्या आहेत किंवा निसर्गात त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा परिणाम झालाय मला माहित नाही पण त्याचा परिणाम झालाय आणि त्या गोष्टी आपल्याला त्यांच्या दिसतात आणि मंदिरात जन्मल्यामुळे दिनानाथांच्या गाण्यात आध्यात्मिक बेस होता दिनानाथांच्या गाण्याला ही गोष्ट कुणाला तशी माहितीच नाही आहे दिनाथराव म्हटल्यानंतर एक जबरदस्त ताण घेणारे जबरदस्त पल्लेदार गाणारे दीनानाथांच्या आवाजात एक फेक होती ही एक महत्वाची गोष्ट शब्दोच्चार स्पष्ट स्वर लावणं स्वरही तितकेच टोकाचे आणि पल्लेदार कारण तो मगाशी आपल्याला सांगितलं त्यानुसार त्यांचा व्यासंग झालेला आणि त्यांचे वडील म्हणजे गणेशपंत नवाथे कंसात अभिषेकी हे यांच्या बोलण्यामध्ये निरूपणामध्ये किंवा कीर्तनामध्ये जे बोलत असेल त्याला विलक्षण फेस उपफेक होती तीच दिनानाथांच्यात आली सूर हा देनानाथांना आपल्या वडिलांच्याकडनं मिळाला आणि लयीचं जे खरं म्हणजे गोमांतकी लय ही जन्म जातच असते व असं एक माझी कल्पना या अनुभव या ओळखी ओळखेमधल्याचं तर ती त्यांना त्यांच्या आईकडनं मिळाली येसुबाईंच्याकडनं कारण त्यांच्याकडे तालवाद्याची अशी परंपरा होती तर दिनानाथ या तऱ्हेनं घडले दीनानाथांच्या आवाजात असा एकही अलंकार नव्हता गाण्यातला की जो त्यांच्या मंगेश गळ्यातनं जाऊ शकत नसे असा या गोष्टी अचंबा वाटणाऱ्या वाटण्यासारख्या आहेत ज्या माणसाचा आवाज वरती तीन सप्तकी आवाज होता प्रथम ते कारी दोनच्या वरच्या षडज्यात घात पण आवाज नंतर त्यांनी जी मेहनत केली त्यानंतर त्यांचा आवाज पांढरी चार होता आणि पुणे रणतंदुकीच्या वेळी म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी पाच पांढरी पाच मध्ये दे देनानाथ घात दीनाथ गात ते पांढरी पाच चा नेहमी तसा तारषत असे देनानाथांचा तसा इकडे खाली खडजेही लागत असे तीन सप्त होता आवाज आणि असं चिंचोळा होत जाणं खोटं काहीतरी इकडनं येतोय की काय आवाज असं वाटणं अशा सारखे आवाज लावतच नसत खरं त्यावेळेला ही कन्सेप्ट फारशी नव्हतीच नव्हती चांगलं जेवढा नैसर्गिक आवाज जो आहे तो जितका जाईल जसा जाईल तीच गाण्याची खरी गोष्ट आहे किंवा ती गाण्याला खरी गाण्याची आवश्यकता ती आहे असं धरलं जात असेल तर दिनानाथांचा तीन सप्तकी आवाज होता तर नेहमी काय होतं की चढा ज्यांचा आवाज असतो त्यांचा नेहमी तितका खाली जातो असं नसतं पण दीनानाथांचा जितकाच जाणार होता तेवढाच खाली जात होता म्हणजे विरोधी गुण पुन्हा आले दीनाथांच्या गाण्यात चमत्कृती होती अतिशय बुद्धिमान होते तर ही चमत्कृती देनानानाथांच्या गाण्यात जितकी होती तितकीच भाव मधुरता ही होती देनानाथांच्या देनानाथ असं म्हणजे शोकरच देखील देनानाथांच्या गाण्यामध्ये होता नसे जितपा हा सेनानी किंवा रणगुंधुबीतलं शेवटचं गाणं संचिताप सहा वगैरे ही जर आठवली तर काय ते त्या वेळेला पाणी येत असं हे कसं होतं हे होतं त्यांच्यात एकीकडे चमत्कृती असणाऱ्यांचं काय जो गणितात तयार असतो तो भावना वगैरे याकडे जरासा कमी त्याच हे असं कल असतो पण दिनानाथांच्या दोन्ही गोष्टी होत्या तसंच दीनानाथांच्या आवाजाला व्हॉल्युम होता आणि तो खर्जापासून वरचायच्या पण आणि मेहनत केली ती त्यांनी खर्जावर फार केली नाही याबाबतीत दीनानाथ आणि कुमार गंधर्व यांच्यात मला विलक्षण साम्य आढळतं कारण कुमारे असं म्हणायची की मेहनत खर्जांची करायला पाहिजे कबूल आहे पण किती आणि दिनानाथ जे म्हणत ते तशाच तऱ्हेच तुम्हाला त्यांच्या शब्दात म्हणत नाही तर आवाज लड होऊन जाईल म्हणायचे हालणार नाही ना। नुसता वजनदार वजनदार होईल चांगला होईल हुकमी होईल सगळं कमूल आहे पण त्याचं स्वाभाविक त्याचा जो आवाज नैसर्गिकता जी त्याच्यात आहे ती त्याच्यामध्ये राहणार नाही आणि तो कदाचित जितका जड होईल की एरवी ज्या तुम्हाला दुसऱ्या काही देणग्या देवाने दिलेल्या आहेत किंवा हरकती मुर्क्या वगैरे त्या त्यातनं तितक्या चांगल्या तऱ्हेने जाणार नाही पण दिनाथ म्हणून दिनानाथाने जास्त ये नाही पण मंद्र सप्तकामध्येच गाण गायचं या तऱ्हेने दिनानाथांनी मेहनत केली की मंद्र सप्तकातच तुम्ही जे काय म्हणायचे ते त्यातच म्हणत राहायचं मधून मधून जे सूर तुम्हाला कमी लागतायचं वाटतं ते पुन्हा स्पष्ट घ्यायचे थोडा वेळ घ्यायचे सकाळी थोडीशी खर्जाची मेहनत केलेली आहेच या तऱ्हेने दिनानाथांनी मेहनत केली त्यामुळं आवाज फुटलेला आवाज सुधारण्यात तयार होण्यात काही कमतरता तर नाहीच पडली पण तू त्याबरोबर त्याचा स्वाभाविकपणा जो होता स्वाभाविक दिनानाथपणा जो होता तो नाहीसा झाला नाही नाही तर कित्येकदा काहीतरी खोटाच आवाज काढायला लागतो आपण व रेकल्यामुळं तो हमखास लागतो ना पण ते रेकणं आहे म्हणजे जाणं नव्हे रेकणं तुमचा नैसर्गिक आवाज होता तो गेला त्याच्यामध्ये त्याचे जे गुणधर्म होते ते इथे राहिलेले नाहीयेत याचा दिनानाथाने विचार रंगभूमीवरती असल्यामुळे केला किंवा ते स्वतंत्र विचार होता त्यामुळे केला देनाथानी आण आण आण आण आण आण आण आण आत्मविश्वास होता, आत्म होता जात नाही म्हणजे काय एकदा मला आणि लताला शिकवत असताना पांढरी पाच मध्ये वरच्या सप्तकातला तार सप्तकातला धैवत लागला नाही त्यांचा धैवत लागला नाही म्हटलं ज्ञाथोडेसे पेशवे पद्धतीनं बसून शिकवत होते घरगु घरातच होतं सगळं खरं म्हणजे गच्चीवर शिकवत होते त्यावेळेला मानते तर तो एक अनुभव हा मजेदार आणि वेगळा होता की आकाशाच्या याच्या खाली चांदण्या चमचमतायत चमचमायला लागल्या आहेत अशा वेळेला आणि पुण्यासारख्या ठिकाणी मधून मधून वाऱ्याची झुळू तंबोरा नाद ब्रह्म उभं तुमच्या भोवतानी आणि देनानाथ समोर बसले देनानाथ गाणे शिकवत आहेत सूर तंबोऱ्यापेक्षा वेगळा नव्हता देनानाथांचा प्रत्येक सूर एक एक तंबोराचा होता तर ते वातावरण आठवलं की मला अजूनही शहर येतो अंगावर आणि हे म्हणतात दिनाथराव दिनाथराव का नाही वाटत आपल्यापैकी कुणी असतं ही था था था था था त्या आयुष्यात संधी जर तर आपण माझ्याही पेक्षा जास्त समजतो कदाचित मी नुसतंच नाव घेतो आपण अण्णावही घेतलं असतं त्यांचं इतकी आठवण होते गाणं तसं होतं त्या लायकीचं त्या तोलाचं होतं तर त्यावेळेला त्यांचा तो दैवत लागला नाही ते दिनाक्र अतिशय ईर्षावा ना म्हणायची मी माझं गाणं गाईन मी गंधर्वांची नक्कल करणार नाही लोक म्हणत अरे पांडुनुरुपती वगैरे म्हण नारायणांचं गाणं मुळातच लोकप्रिय आहे तू आणि कशा करतात तर तू लोकप्रिय जास्त होशील ते म्हणाले होय पण काय लोक काय म्हणून लोकप्रिय का लोक़... होईन नारायणंचं गाणं चांगलं गातो तसं नाही नारायणराव चा श्रेष्ठ आहे पण ते त्यांचं गाणं गावते मी माझं गाणं घडवेन आणि ते गाईन ते गाणं लोकांना आवडलं लोकांना पटलं आणि लोकांनी त्याला दिली तर जो मला आनंद होईल तो आनंद मला घ्यायचा आहे एकीकडे नारायणराव दीनानाथानं मानत होते दीनानाथ नारायणराव ना, ना मानत होते फार चांगला काळा होता तो पाय कदर, कदर होती कदर होती आणखीन गुण म्हटल्यानंतर गुणा पूजा स्थानम असंच होत त्यावेळे दिनाथराव सांगत भावनेशिवाय गाऊ नकोस हा तर ते दैवताच मग तर दीनाथराव एकदम रिलॅक्स होऊन जे बसले होते ते एकदम ताट बसले दैवत लागत नाही म्हणजे का आणि दिनाथाने जी आम्हाला कळायलाही म्हणजे काय होतं हे कळायलाही वेळ नव्हता मला किंवा लताला आम्ही ते तंबोरे हे नुसतं बसलेले दिनाथराव नीट बसलाय बसताय तेवढंच बघत होतो पण दिनाथाने जी ताण घेतली ती वाचला निषाध घेऊन आली दैवत लागत नाही ना निषाद लावून येतो हे ही जिद्द आणि याला दाद देणारा त्यांचा गळा होता देनानाथांना बुद्धी तेज बुद्धी प्रत, प्र, प्र, प्रतिभावान होती प्रतिभावान होते खूप संग्रह केला त्यांनी गाण्याचा पाच हजार त्या काळी त्यांच्याकडे होत्या आणि किती सुंदर होत्या एक, एक एक ऐकली तर तुम्हाला वाटेल की खरोखर एक एक रत्नच आहे तर अशा देनानाथाने या देनानाथ पण ते सेंटिमेंट शिवाय गात नसत स्वतः सेंटिमेंट इतकं हे करत असत मानत असत कि कुठलीही बंदिश शिकवायची झाली तर ते त्याला आधी त्या बंदिशीचा अर्थ सांगत आम्हाला एक बंदी शिकवली त्याने छाया नटक करत हो नेहा किए झुटी झुटी बतिया बनावत मे तो बे तो हा मे जानत, तुम हो जानत, सकल जग जाणत जियेरा सो हियेरा ने तर जनावत असे साधारण त्याचे शब्द होते म्हणाले रात्री दहा चा दासा सुमारा याची कल्पना कर आणि त्यावेळेला एक स्त्री दार अडवून उभी राहिलेली आहे आणि बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या नवऱ्याला थांबून की त्याला काय जे म्हणतीये ते म्हणणं म्हणजे ही बंदिश आहे ती म्हणते करत हो नेहा की ये झुटी झुटी बलिया बनावत तू खोट खोटं बोलून नेहमी करतोस हे करतो का करतोस काय तर तू बाहेर जायचं करतोस वे तो हा मे जाणार तू कुठे जातोस हे मी ओळखते मला माहिती आहे दुसऱ्या स्त्रीकडे मला माहिती आहे हे तू मह हो जाणत हे तुला माहिती आहे आणि आपण असे एकमेकाला ओळखून पण असे राहतो आहोत हे सकल जग जाणत सगळ्या आजूबाजूच्या लोकांनाही माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेव की इतकी मी तुझी विनवणी करत असूनही जेव्हा तू माझा अवेअर करून माझी विनंती न मानता निघूनच जातोस त्यावेळेला माझा अंतःकरण मात्र तू बरोबर वर घेऊन गेलेला असतोस हे विसरू नकोस म्हणजे त्या स्त्रीचा किती प्रेमाचा किती तो उच्च बिंदू आहे बघा आणि मग म्हण मान म्हणा थोडं म्हणून दाखवतो करत हो, हो दिनाथ ड हा नाद असे दिनाथांच्या सूरात हा आपण नुसता असे चपटे सूर घेतो आपण दिनाथांच्या असे स्पंदन करत असत सूर ओ, ओ, ओ, ओ, की ये करत होे झूटी झूटी बतिया बनावत करत वे तो हा मे जनत तुम होत सकल जग जनत जेरा सो हरा नेत जनावत करत एवढं म्हणायचे दिनानाथ घर गाडू अश्रू घ्यायला लागायचे त्या स्त्रीची भावना त्यांना भरून डोळ्या पाठे व्हायला लागायची ही भावना दिनानाथ म्हणत नुसतं गायचं नसतं काहीतरी सांगायचं असतं गाण्यातनं सुरातनं भावना त्याशिवाय नुसतं का काय गाऊन काय व्याकरण सांगायचं काय असं त्यांच्यावर नुसतं त्यावर एवढं त्यांचा भर नसेल आणि नंतर मग असं काहीतरी गाय घातलेलं डोक्यावर घेऊन असे एक मिनिटभर स्वस्थ राहायचे आणि नंतर असे करायचे बघायचे तर मोठे डोळे होते एक एक डोळा म्हणजे एक एक सरोवर आणि म्हणा म्हणायचं मग मी आणि लतानी म्हणायचे अशा तऱ्हेने जनाना ताने शिकवलं भावनेला इतकं महत्त्व देत होते जनाना त्याबरोबर एक गोष्ट जी सगळीकडे आपल्या आपल्या पाहण्यात नाहीये ऐकण्यात नाहीये की दिनानाथ भावनेला महत्व देत म्हणजे शब्दाला महत्व देत कारण नुसत्या सूरात भावना नाही शब्द त्याला देतो त्या पार्श्वभूमीवर तो सूर ती भावना घेतो असं आणि शब्द कशाने तयार होतो तर अक्षराने तयार होतो तर या तिन्ही गोष्टींचा दिनानाथाना वेगवेगळ्या तऱ्हेला महत्व होत अक्षरावर विलक्षण दिन आमचे शांताराम मांजरेकर म्हणत की अई कि म्हणणारे स्वर गाणारे खूप जण आहेत पण व्यंजन चांगली गाणारा दिनानाथच चा, होता आणि शब्दाचं काय आहे की प्रत्येक शब्दाला व्यक्तिमत्व आहे नुसता तो शब्द नाही आहे त्या शब्दातनं एक काहीतरी एक मी जी आता म्हणतो यामुळे काहीतरी लहरी तयार होत आहेत निर्माण होत आणि एकंदर भाव विश्वामध्ये या कंपनांचे महत्व आहे ते दिननाथ मान मानत असत जे आपण शब्द एरवी फार जड जातात बाबा बोलायला म्हणून बाजूला ठेवतो ड दीनारनाथ हे शब्द स्पष्ट घेऊ घेत असत इतकी जीभ लवचिक होती त्यासाठी म्हणायची की संस्कृत शिका संस्कृत म्हणणं आधी दे उर्दू देखील तुम्ही शिकलं पाहिजेत म्हणायचे मी तुम्हाला गजच सांगेन सांगणार आहे जीभ अतिशय लवचिक पाहिजे आपण जेव्हा गळ्याचा गळ्याची आवाजाची मेहनत करतो तेव्हा आपल्या मनात फक्त ते आवाज येणं एवढंच असतं पण दिनानाथांची व्यापक दृष्टी होती ते म्हणायची की हे सगळं मुख यंत्र अनुकूल करणं होणं ही मेहनत आहे गाण्याची एकदा काय झालं की एकीकडे मी गेलो होतो तर तिथल्या एक कोपरा असा लागला मला असं इथे पाठीला दुसऱ्या दिवशी मी सकाळी काहीतरी तिकडनं घ्यायला गेलो तर मला ते एकदमची कळ आली म्हणजे याचा संबंध इथे आहे आणि याचाही संबंध तिथे आहे हे मला तेव्हा कळलं नाहीतर मी तेवढं तायोटेक्स लावून गप्प बसलो होतो तसं दीनानाथांचं म्हणणं प्रत्येक अक्षराला महत्व आहे अक्षराला प्रत्येक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे मंगेशाच्या देवळामध्ये सगळीकडे धूपदीप आरती चाललेली घंटानाद होत आहेत ब्राह्मण वेदघोष करतायत अशा वातावरणात दीनानाथ जन्मले आणि असे जेव्हा ब्राह्मण वेदघोष करत असतात आणि ते वातावरण ते मांगल्य असतं सभवत आली त्यावेळेला आपल्याला देखील नकळत एक अंगात आपल्या थरथर निर्माण होते कसली थरथर कसली असते तिथे सबंध ती त्या सगळ्या वातावरणात ते जे ब्राह्मणी उच्चाराचे आघातांचे जे परिणाम असतात ते परिणाम आपल्याला भिडत असतात आपल्या शरीराला आणि आपल्या मनात जात असतात कानातून याचा परिणाम होता देनानाथ यांच्यावर त्यामुळं दिनानानाथ आवर प्रेम करत अगदी साध्या भाषेत म्हणजे साध्या तर्हे म्हणजे अक्षर ब्रह्मातून शब्द ब्रह्माकडे शब्द ब्रह्मातून स्वरब्रह्माकडे आणि स्वरब्रह्मातून परब्रह्माकडे हीच दिनानाथांची गाण्याकडे गाण्यातले प्रवास आघा असा होता दिनानाथ एक गाण्यातला चमत्कार होते एवढे सांगितल्यानंतर आता मी त्याबद्दल जास्त काही बोलत बसणार नाहीये आजच्या विषयाकडे पळतो बर आज आजचा तो कार्यक्रम आहे हा मनात तरी कसा आला त्याचं थोडक्यात सांगतो पुण्याला काही काही गाण्यातली मंडळी माझ्याकडे दिनानाथांच्या बंदीशी घ्यायला येतात शिकवणं बिघून असे मी शब्द वापरत नाही मला ते तसं काही हे नाहीये मला मिळालेला आनंद तुम्हाला मिळावा एवढच मला वाटतं दिनानानानानानानानाथ प्रत्येक सुराला एक एक देव देवता मानत आणि ते म्हण त्यांना वाटायचं की माझा गळा ते म्हणायची की हा ईश्वराने दिला अभि, आहे तो चांगला आहे सगळं मला मा मला अभि अभिमान आहे अस्मिता आहेच ना त्याबद्दल पण त्यातनं निघणारा जो सूर आहे तो म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहे तर तुमच्याबरोबर मी देखील त्यात त्याला बघतो मी देखील त्याची प्रार्थना करतो दिनानाथ स्वतःचं गाणं स्वतः ऐकत असत तंबोऱ्याला साधू पुरुष म्हणायचे नुसता खाली ठेवला असेल तर खाली ठेवू नको त्याला आसन दे म्हणायची आसन नसेल तर मांडीवर घे तो साधू पुरुष आहे ही गाण्याकडे बघायची ज्या माणसाची दृष्टी होती वृत्ती होती त्या माणसाचं गाणं परतत्व स्पर्शाने मंडित झालं असेल नवल तर नवल कसलं त्याचं तर माझ्याकडे शिकायला येणाऱ्या मंडळींना मी म्हटलं एकदा मधा बोलताना असं कि म अरे रवींद्र तुम्ही जे म्हणतो जे वसंतांच्या सारखं लागतंय दिनानाथांच्या सारखं नाही तर तसं म्हटल्या बरोबर ते म्हणाले की दिनाथांच्या सारखं नाही पण वसंत आम्हाला म्हणत की मी दीनानाथांचं गाणं गातो सगळे लोकही आम्हाला सांगत की दीनानाथांचं सा गाणं वसंत गातातात हो तेवढं आणि आम्ही खुद्द दीनानाथांना ऐकलंही नाही पाहिलंही नाहीये त्यामुळे त्या परिस्थितीत आम्हाला ते जे सांगतात ते बरोबरच आहे असं वाटायचं तुम्ही सांगतात त्यामुळं मला लक्षात आलं की त्याच्यात नाही याच्यात काहीतरी फरक आहे हे जे बोलणं झालं आणि अशी दोन चार उदाहरणं झाली त्यावेळेला तेव्हा मला वाटलं की दीनानाथांचं गाणच म्हणजे लोकांनी नवीन पिढीनं ऐकलं नाहीये आणि काय आपण काय म्हणतो कुठलं श्रेय हरपलं आहे म्हणजे आपल्या नशिबात आलं नाही हेच त्यांना माहिती नाही त्यामुळे तो अज्ञानात आनंद असाच प्रकार होऊन बसलाय तर मग मला वाटलं की आपण जर असं केलं की दिनाथांची एक रेकॉर्ड लावायची आता उदाहरणार्थ रवी मी चंद्र कसा लावायची आणि त्यानंतर रवी मी चंद्र कसा नंतरच्या लोकांच्या मंडळींच्या पैकी कुणी म्हटलेली असेल तर ती लावायची आणि म्हणायचं की तुम्हीच ऐका तुम्हीच ठरवा की हे जे आहे हे यात आहे का हे बघा असं करण्यात नामवंत कलाकारांना मला काहीही कुठेही उणे लेखायचं नाहीये त्यांचं संगीताच्या चतुरस्र स्थान जे आहे किंवा जे काही चांगलं त्यांचे आहे ते मानण्याचं ती मोठीच मंडळी आहे पण याचा अर्थ असा नव्हे की ते म्हणतात ते दीनानाथांचं गाणं वसंतरावांचं गाणं वसंतरावचं गाणं म्हणून लोकप्रिय झालं आणि पुढे गेलं तर फार छान तुमच्यावर मी टाळा वाजवेनच की पण ते दीनानाथांचं गाणं असं नाहीये मग तिथे दिनानाथांचं गाणं तिथेच संपलं तरी हरकत नाही कारण शेवटी त्याचा जो एक वेगळा जो एक परिणाम आहे फील आहे किंवा सांगणं आहे त्यांच्या सुराचं ते तसं अबाधित राहू दे स्वच्छ राहू दे नाही पुढे गेलं सगळ्या गोष्टी तशा जातात असं नाही आहे निसर्गाचा नियमच आहे की ज्याच्यात अद्भूत असं काहीतरी आहे ते फार वेळ टिकत नाही वीज कुठे टिकते खोखले साहेबांनी फार चांगल्या तऱ्हे सांगितलं कि वीज तुम्ही बटन लावलं ला की वीज ती चमकेल असं नाही होत तशी ती तुमच्या हातात गवसणारी गोष्टच नाही हे तर या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहेत असं आणि म्हणून मग मला वाटलं की आपण हे या गोष्टी प्रत्यक्षात मांडून दाखवाव्यात आणि बोलण्यापेक्षा ऐकवाव्यात आणि त्या वेळेला आपल्याला काही त्याच्या सुचवायचं असेल तर सुचवावं नाहीतर सूज्ञ मंडळी की आपण त्याच्यापासून जे काय निष्कर्ष काढायचे असतील ते काढतील हे याच कारण या आता आजच्या कार्यक्रमामध्ये पहिला जो चंक आहे किंवा काय म्हणायचं मुद, मुद्दा नाही किंवा पहिला जो एक विषय आहे तो त्याच नाव आहे एका बंदिशीचा एक प्रवास त्यात मी काय सांगितले ते तुम्हाला मी आता सांगतो म्हणजे आपण ऐकता नाही जरा त्या आहे याने बघाल स्वतंत्रपणे आपल्याला ते जाणण्याची ही कुवत आहे मला मान्य आहे पण या वेळेला एकदम सगळं एकत्र अवधान येण्यापेक्षा त्या आधी काय म्हणून ऐकायचंय असं जर आपण बघितलं तर चटकन ग्रास व्हायला सोपं देईल एवढाच मजा आहे आता बंदिशीचा प्रवास काय झालाय कि वझेवानी म्हणजे दीनानाथांचे गुरु तसेच बापूराव पेंढारकर यांचेही गुरु वझेबा केशवराव भोसले गुरु वझेवा म्हणजे ते ती जी तेजोपासकांची परंपरा आहे त्याचे सगळ्याचे आद्य गुरु वझेबा दीनानाथ वाझेबाच्याकडे शिकले त्यांच्या गाण्याचा एक धर्म जो होता भयंकर फेक भयंकर जोरकर अतिशय ताण तयार कुठला अमुक एक तान हे होणार नाही असं नाहीच तर सूर लागणार नाही असं नाही कल्पना डोक्यात येईल ती गळ्यात न जाईल डोक्यात येते गळ्यात न जात गेली तर डोक्यात येत नाही हे सगळं एकत्र असणारी मंडळी ही क्वचितच आहे आणि मग तिथे आपण म्हणतो की तिथे नतमस्तक होतो आपण ते ईश्वर ईश्वरी काहीतरी आहे आणि हेच नारायणरावनी म्हटलं दीनानाथांच्या बद्दल दीनानाथांचं कॉन्ट्रीब्युशन काय मराठी रंगभूमीला तर पंजाबी ढंग आपल्याकडल्या गाण्यामध्ये पंजाबी ढंग त्यावेळेला नव्हता त्यावेळेचा पंजाबी ढंग आजचा नाही तोही वेगळा होता तर तो त्यांनी त्यांच्या म्हणण्यातनं प्रथम आला दुसरी गोष्ट राग रागिण्यांचं प्रतिबिंब नाट्यसंगीतात जास्त स्पष्टपणे पडायला लागलं होत असं जरी होत तरीही ते राग त्या तऱ्हेने जपण्याकडे कल जास्त होता जोपर्यंत राग म्हणून बघतच नव्हते तेव्हा ते, ते, ते, ते वेगळंच परंतु इथे काय होतं की राग रागिण्यांचं विहाग म्हंटल की तू विहाग गायला लागायचं आणि तो विहागच म्हणून ते मुख्यपद म्हणायचं दीनानाथाने असं बघितलंच नाही त्याच्याकडे दीनानाथांनी विहागातन निर्माण केलेली म्हणजे प्रारंभ घेतलाय त्या भावनेनं अशी ती भावना या पदातलं सांगितली जाते तसं करताना आणखीन आसपास काही गोष्टीमुळे ती भावना जर अधिक चांगल्या तऱ्हे पोहोचणार असेल तर त्या गोष्टी मी घेईन आणि ही संमिश्र गानं ही दीनानाथांचं दुसरं योगदान तिसर अलौकिक आवाज आणि असामान्य प्रतिभा एकंदर गाण्याकडे गरुडासारखं वरून वगण्याची आवड आणि ईर्षेनं ईर्षा या सगळ्यामुळं त्यांची एक स्वतंत्र गानपद्धती निर्माण झाली ही देखील एक काउंट कॉन्ट्रीब्युशन जसं आपण केशवरावांचं म्हणतो नारायणरावांचं म्हणतो तसं दीनानाथांचं गाणं झालं नाही ते दिनाथांना सुंदर आवाज होता ते नारायणरावांच्या सारखं का नाही गायले केशवरावच्या सारखं का नाही गायले खुद्द म्हणत की केशवरावांच्या पासून मी तडप घेतली नारायणरावांच्या मी गोडवा घेतला आणि त्याला माझ्या गायाची रिंग दिली म्हणजे फिरत दिली असं मी माझं गाणं घडवलेलं आहे इतकं प्रामाणिकपणे लोक कबूल करत असत ती पिढी त्या पर्टिक्युलर पिरियड मधली म्हणजे एकोणीसशे हे संपलं आणि वीसशे शतक सुरू झालं त्याच्या आधी एक पंचवीस वर्ष नंतर एक पंचवीस वर्ष साधारण ही एकंदर महाराष्ट्रातली पिढीच इतकी प्रत्येक क्षेत्रामध्ये अलौकिक आणि प्रचंड लोक होऊन गेलेले आहेत प्रचंड व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत अशा काळातले देनानाथ होते तेव्हा स्वाभाविकपणेच आपली त्यांच्याकडनं कशी अपेक्षा असली पाहिजे हे लक्षात येईल दुसरे दिनारनाथांनी रंगभूमीवर प्रस्थापित झालेल्या गाणी बदलल्या आणि जुन्या प्रस्थापित झालेल्या चाली त्यांनी त्यांच्या त्याला कारण देत असत इतकी सांगत असत नाही त्या प्रस्थापित चाली बदलून एक बदलणं इथे धैर्य लागतं धमक लागते आणि दुसरं त्या पुन्हा लोकप्रिय करणं बदललेल्या स्थितीमध्ये त्यामुळे ती नवीन चाली निर्माण झाल्या नवीन पद झाली हे नीनानाथांचं कॉन्ट्रीब्युशनच आहे तिसरी आणखीन एक आता हे सांगायचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे की कथक नृत्य शास्त्रीय पद्धतीचं कथक नृत्य मराठी रंगभूमीवर मास्टर दिनानाथांच्या उग्रमंगलपासून सुरू झालं आणि कथक यांच्याकडनं ते शिकले छाडो छाडो विहारीनार ही त्या वेची ठुमरी होती जिनं दिनानाथ तरुण होते त्यावेळेला आणि अतिशय एक काहीतरी त्यांच्यामध्ये आवडावा भाग होता बघ दीनाथ जर इथे बरोबर तर आपण इकडे तिकडे न बघता त्यांच्याचकडे बघत राहिलो असतो एक काहीतरी ते विलक्षण तेज होतं डोळे मोठे होते हासणं हासणं इतकं सुंदर होत दीनानानाथांचं आणि गायला लागले की काहीही म्हटले तरी वसंतराव तेच म्हणाले एकदा वसंतरावांना टीव्हीवर विचारण्यात आलं वीणा देव यांनी विचारलं डॉक्टर म्हणजे त्यांना डॉक्टरेट तेव्हा मिळाली होती तर वसंतराव असं म्हणता डॉक्टर असं म्हणा असं नाही सर वसंतराव म्हणायचं ते डॉक्टर तुम्हाला एखाद्या दीनानाथांचे तुम्ही शिष्य म्हणता ना हो मग एखादं तुम्ही त्यांचं चांगलं गाणं म्हणा ना तर ते हसायला लागले अहो एखादं चांगलं गाणं म्हणणं म्हणजे काय जे म्हणत ते चांगलंच लागेल सगळं गाणं चांगलं होतं वेगळं होतं तर हे देणारचं कॉन्ट्रीब्युशन आहे तर मग अशी सांगितली ती एक बंदिश वजेभावाने ती त्या दोघांना शिकवली आणि स्वतः वजेबाची गात होती ती आता ती मूळ वजेभाऊ गात होते ती लावायची त्यानंतर बापूराव पेंढारकरांची तीच चीज तोच राग त्याने शिकवलेला तो ऐकायचा आणि त्यानंतर दिनानाथाने म्हटलेलं तेच ऐकायचं आणि मग तुम्हाला बघा ते तिन्हीत कसा फरक सापडतो आणि मग कळतं की प्रत्येक बंदिश जरी तिला एक मूळ काहीतरी पाया आहे हे कबूल आहे पण शेवटी गाणाऱ्याचं व्यक्तिमत्व त्याच्यावर इम्पोज केलं जातं त्याच्यावर ते प्रस्थापित होतं आणि म्हणून ती चीज वेगळी लागायला लागते आणि त्याला एक वेगळं स्वतंत्र व्यक्तिमत्व त्याचं निर्माण होतं दुसरा जो मुद्दा आहे ती एक बंदिश म्हणजे परम पुरुष नारायण हे तिलक कामोदेबुवानी शिकवलेले आहे ते दिन वझेबुवा कसं गात याची आउटलाईन आपण त्यांचे दहा वर्षी त्यांच्याकडे शिकलेले भार्गवराम आचरेकर यांच्याकडनं आपण ते घेतलेलं आहे त्यासाठी मुद्दाम त्यांच्या घरी गेलेलो आहे बर का कारण शेवटी मी पाहिले हृदयनाथनी काय केलं की वितरी प्रखरे तेजोबारखं परम पुरुष नारायण म्हटलं आणि ही मूळ होती आणि त्याच्यावर हे असं झालं म्हटलं असं नाहीये स्वर साधारण तसे असतील पण म्हणण्याची धाटण वेगळी होती ती कुठे मिळेल आपल्याला त्यांच्याकडनं ती तुम्ही ऐका ती कशी आहे बघा त्यानंतर बैठकीवर जी बंदिश होती ती पुढे मराठी रंगभूमीवर आली दीनानाथांच्या रणधुंदुमी नाटकातल्या वितरी प्रखरे तेजोबल मध्ये दीनानाथ गायले ते कसं लागतंय का त्यानंतर ती चित्रपट सृष्टीत गेली आहे गगन सदन लता मंगेशकरनी उंबरठ्यामध्ये म्हटलेलं गाणं म्हणजे तीन त्याची तीन अवस्था आहे त्या एका बंदिशीचा हा प्रवास झालाय असं होता होता त्याच्यावर काय संस्कार झालेत किंवा काय फरक झाले आहेत नाहीत हे आजमावणं फार चांगलं असतं आणि दुसरं एक गोष्ट की दिना तर म्हणून मी म्हंटल की एकच बंद एकच एका बंदिशीचा प्रवास तो या तऱ्या तर ते कसं आहे ते आपण ऐकू तेव्हा काही बोलायचं असेल तर मी सांगेन आपल्याला नंतर हा चिजेवरून त्यांनी त्यांची जी गाणी आहेत ती कशी म्हटली गेली त्याचं उदाहरण दिलेलं आहे आता जे सुंगराई श्याम कृपाल याच्यावर लतानी छोटा गंधर्व वसंतराव देशपांडे दे। प्रभुदेव सरदार पद्मजा फेनानी बापूराव पेंढारकर अगोदर म्हणाले पण त्यांच्या काळाच्या संबंधात म्हणून ते दाखवले आशा भोसले म्हणून म्हटले रामनाथ मटकर जे नाही आहेत आता पण त्यांना चांगल्या आवाजासाठी ते प्रसिद्ध होते सुरेश हळदणकर जितेंद्र अभिषेके आशा खाडिलकर इतकत मंडळींची मी गिनाथानेच म्हटलेली दुनीकडे रेकॉर्ड झाली ती गाणी आपल्याला ऐकायची ऐकायची आपण कृपा करून मनापासून आहे का अतिशय चांगलं आहे त्या त्यासाठी परिश्रम घेतले त्याही पेक्षा देखील ते समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे आणि या तऱ्हे क्वचित आपल्याला ऐकायला मिळत काय म्हणतात हे असं तुम्ही परमपुरुष त्याच्यात एक गोष्ट आम्हाला मुद्दाम पण देखील ही बंदिशी त्यांनी पुण्याहून भार्गवराव मात्रेकरांकडून घेऊन आले आणि इथे आले आणि ते चुकून ती बंदिशी पुसली गेली ते परत पुण्याला गेले आणि परत ते बंदिशी घेऊन आले म्हणजे याच्या मागे किती जिद्द आणि तळमळ होते ते दिसून इथे आल्यानंतर देखील या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलताना कसं बोलतो हा म्हणजे ते इकडे नाही घेतलं तरी तू इकडे घातलं अरे ते इतकं <laughs> सोपं आहे का तुम्ही अभिषेकांच्या कडे गेलात तर एक दोन गाणी मिळावी म्हणून तर अभिषेकांनी सांगितलं की माझ्याकडे माझं एकही गाणं नाहीये आता तुम्ही काय करणार ते तस कशा तऱ्याने त्या गोळा करायच्या म्हणजे छप्पन वेळा जावं लागत पुन्हा दोन तुमच्याकडे ते रेकॉर्डच पाहिजे की ज्याच्या साह्यानं तुम्ही ते एकत्र दुसरीकडे येऊ शकता हे सगळं तसं सोपं नाहीये माझं म्हणणं की सोपं नाहीये म्हणून ते मोठं आहे असं नव्हे ते मोठा आहे म्हणून इतके कष्ट करायचे वाटतात असं माझं उलट म्हणणं आहे प्रथम भार्गवराम मग देणार आणि मग लता मगाशी आपल्याला मी सांगितले काय काय ते ऐक मी Paramah Purusha Narayana Paramah Purusha Narayana Paramah Purusha Narayana Vajamana Aego Kha Trata Titaneko Hala Mala Mana Paramah Purusha Narayana Paramah Purusha Narayana Nala.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 काम काम परम पुरुष नारायण भजमन काय गो कार आपल्या मनातच येत नाही आपल्याला वाटतं केली या तऱ्हेनं आता मगाशीच बोललेलं आहे तर मी जास्त की ते, ते वाढत बसत नाही आहे परंतु संगीताचा जो एक कणा आहे कणखरपणा जो आहे ज्याच्या मागे संबंध गायनाचा शास्त्रीय संगीताचा पाया आहे ज्याच्यामध्ये आयत्या वेळेला जे मनातील ते गाणं आहे असं वितरी प्रखर तेजोबल याचं स्थान कुठेही कमी होत नाही एवढंच आपण म्हणायचं पुढलं आता ऐकायचं यानंतरच नखुंगी मी आपल्याला जी बंदिश म्हंटलं मागाशी त्याच्यामध्ये प्रथम भार्गवराम त्यांचं वय त्र्याऐंशी आहे हे एवढं आपण मार्जिन हे ध्यानात ठेवलं पाहिजे त्यानंतर बापूराव पेंढारकर आणि त्यानंतर मासे दिनानाथ असे तीन आपण ऐकायचे आणि ह्या चालीवरती वजैभावने बापूरावांकरता संन्यास आपल्या तुरुंगाच्या दारात नाटकात लांचना लांछ जग दिले हा नय तो नय मिलार कोलार कोंगी नाही तो नाही मिलार कोंगी मनबा मोरा मनबा मोरा काय तुम्ही गो पालमारी तो न मिळा सकोगे मनबा मोर मनबा मोरा काय तुम्ही कोलमवारे नो न मिळा रू मिला रखो म्हणण्यामध्ये शब्दामध्ये देखील फरक आहे ना तिन्ही बंदिशी मध्ये काही काही ठिकाणी याच आश्चर्य वाटतं शी आपण ऐकल्या केशवराव होळ्याने दिनानाथांच्या वर या नसोनय बद्दल टीका केली छापलेली आहे आणि त्यांनी म्हटले की कसं गाणं गाऊ नयेच उदाहरण आहे आता मला समजत नाही आणि त्यांचे मुख्य आक्षेप असा होता अरे दरबारी राग कसा तो कसा आळवायला पाहिजे संत म्हणायला पाहिजे हे दीनानाथासारख्या तंतकाराला कळू नये आश्चर्य वाटतं आणि ते शब्दाचे ओढा ताणणे आणि अमुक्तीमुक्ती मला असं नाही वाटलं बाबा ते मोठे त्याबद्दल प्रश्न नाही आहे केशवराव पण मला असं वाटतं की केशवरावनी जो द बैठकीतल्या दरबारीचा काळ धरलेला आहे ती त्यांनी सुरुवातीची तीन मिनटं धरून त्या ते बघताय पण ही शेवटाची आहेत म्हणजे जलद लई मधला दरबारी आहे दरबारी संथ गायचा हे कल्पना ठीक आहे पण ते विलंबितमध्ये होतं जलद याच्यामध्ये त्या स्पीडनं जाईल आणि दीनानाथांच्या गळा जास्त तयार असल्यामुळे तो जास्त येणे गेला ओढा ओढ ओडतोड झालेली आहे किंवा वगैरे जे म्हटले तर मला म्हटलं की कि किती तयारीने जायला दिनानाथ बरं या लईमध्ये जात असूनही त्याचं अडाण झालेलं नाही या गोष्टी या गोष्टी मला भावतात किंवा या गोष्टीकडे माझं लक्ष जातं आणि मुख्य चू मुख्य गलत हे घोटाळा इथे झाला की तुम्ही सुरुवातीचे तीन मिनटं धरली ती संपता संपतानाची तीन मिनटं आहेत याचा तो फरक झालेला आहे आणि त्यातनं तुम्ही आपलं मत ठरवावं यानंतरच जे आहे ते बंदिशीवरण नवी रचना ते त्यात पहिले जे आहे ते जय सुगुराई श्याम कृपाल म्हणून ती मला नथाला दिनाथाने आणि त्या रागे रागिणीचं नाव छाया असं सांगितलं होतं हल्ली छाया वेगळी म्हणतात पण तो दिनानाथांची छाया अशी होती आणि ही दुसऱ्या रागात न पडणारी छाया आहे शेवटी काय होतं की हे सूर एकंदर ते आपण या गांधर्व महाविद्यालयाच्या पद्धतीनं चटचट नोटेशन येतं ते आपण नोटेशन करतो म्हणजे हा नाही तो नाही तो नाही किंवा हे आहे ते आहे ते आहे त्या अरे म्हणजे ते असं झालं मग थोडंसं म्हणून दाखवायचं म्हणजे आहे तेच वाढवायचं बरं का आ जे आहे त्याच्यात ते आहे की नाही असं बघायचंच नाही ते आपल्याला जे उत्तर पाहिजे त्या उत्तराप्रमाणे ते फिरवून असं नाही ही छायारांगिणी हिची छटा वेगळीच आहे कशाच्या तरी जाते म्हणा त्या रागाच्या अंगाने हे ठीक आहे बरं तर त्याबद्दल घे दवळी घे प्रिय सखया भगवंता ही मीना मीना मंगेशकर म्हणजे मीना खडीकर हिनी माणसाला पंख असतात म्हणून जे चित्रपट होता त्याच्यामध्ये संगीत दिग्दर्शन दिलं होतं त्याच्यामध्ये ही घेतलेली आहे तिने आणि त्यानंतरचे पुढले अंतरा तिने बांधलेला आहे तीन अंतरे हे सगळं घेणं नाही थोडं थोडं मी प्रत्येकाचं घेतलंय तर तिने आहे तिने हे केलंय आणि हे सगळं करताना मला तर असं वाटलं बाबा की तेच तो जो नवीन जोडण्याचा जो भाग आहे तो फार चांगल्या तऱ्हेनं केलेला आहे असं नाही झालं की एक आपलं ठिगळ लावले पॅच लावले असं नाही झालं त्याला एक ओघ आलेला आहे आणि गाणारी लता आहे शेवटी दिनानाथांचं गाणं हे अगदी बेसिकली म्हटलं तर आवाजीचं गाणं आहे तो आवाज ज्याला आहे त्याच्या गळ्यात न तुम्ही जर ऐकलं ना तर जो जे तुम्हाला ज्या भावना तुमच्या जाग्या जा जा जा होतात त्या नुसत्या ते सूर दुसऱ्याने म्हटल्यामुळे होतील असं नाही आहे पण या मंगेशकर मंडळी सुदैवा सुदैवानं आणि विशेषतः लताच्या गळ्यात ही आहे आणि लताला दीनानाथाने प्रत्यक्ष शिकवलेली आहे ऐकूया साम कृपा सुरणी म्हणजे जर आठवण आहे ती सांगतो थोडंसं म्हणून दाखवणार आहे त्या लतानंतर म्हणणं म्हणजे त्याला विनोदच आहे पण त्याचं एक्सप्लेनेशन मी आधी दिलेलं आहे आपल्याला की ते मुमळातच गाणं त्या आवाजाचंच आहे हे मानलेलंच आहे नाट्यसंगीतामध्ये दे दिनाथांच्या शास्त्रीय संगीताचा कसा उपयोग झाला किंवा त्यांनी कसा करून घेतला याचं एक आपल्याला शीतावरून भाताची परीक्षा हे जर तत्व मान्य करायचं असेल तर या ठिकाणी त्याचं उदाहरण आहे असं आणखीन कितीतरी थी, ठिकाणी केलं असेल मला काय इतकं सगळं समज मिळालेलं नाही किंवा माहिती नाही रवी मी चंद्रकसा ज्ञा शेवट शेवटची जी नाटकं झाली पुण्याला त्यात विजयानंद मध्ये मानापमान झाला ते मी बघितलं त्यावेळेला शाहू मोडक आले होते प्रभातच माणूस शूटिंग चालू होता आणि शाहू मोडक आमच्या फुटते पहिल्या होते आमी शाहू मोडक नसल्यामुळं चौथे पाचव्या रांगेला होतो पण गंमत अशी होती की ते अशा आश, असा तो अँगल आला होता स्टेज जरा उंचं की दीनानाथांच्याकडे बघितलं की शाहू मोडकमध्ये दिसायचे पाठमोरे मानाची अशी अशी, अशी करतायचं आणि शाहू मोडकांच्याकडे बघितलं की दीनानाथ दिसायचे त्यामुळे एक गमतीदार वातावरण होतं तर त्यावेळेला आणि हे खरं आहे की दीनानाथ हेच सांगतो मी पण मधले आणखीने आठवलं प्रेमसेवा शरणाला मीच सुरीनं चरणं हे म्हणत होते इतक्या सुंदर तऱा करत होते त्या तऱा म्हणजे अशा आहेत अशा नाही आहेत की ज्या केवळ गणितानी तयार केलेल्या आहेत मग अशी म घेतला होता तर म वगळ्यांनी प घेऊ एकदाच प घेतला होता दोनदा प घेतला आणखीन तारा झाली अशा तऱ्हेच्या त्या तारा नव्हत्या आणि हे कसं सुचलं बाबा असं वाटावं वा? अशा तऱा दिना दिनानाथांच्या होत्या याला कारण त्यांनी खूप ऐकलं होतं खूप गळ्यातनं जात होतं खूप विचार केला होता आणि जे ऐकलं होतं ते तत्व ऐकलं होतं नुसत्या पंजाबीच्या तीन तारा पाठ केल्या आणखी ते इकडे चिकटवले इकडे चिकटवले असं केलं नव्हतं पंजाबी कशामुळे होतं पंजाबीत काय वैशिष्ट्य हे लक्षात घेतलं आणि आपल्या गाण्यामध्ये त्यांनी ते ॲसिम्युलेट करून टाकलं मिळवून टाकलं आणि मग त्यांनी ते मांडलं इथे दिनानाथ वेगळं होतं ते तरांच्यापेक्षा तर रवी मी चंद कसं प्रेमसेवा म्हणत ते लोक वा वा वा देनाथराव वा असं इकडून इकडून इकडून असं ऐकवायचं आणि काही काही वेळा लोक अर्धो उभे राहिलेले वा वा देनाथराव हे खोट नाही हसायचे पुढलं म्हणायचे असं त्यांना आणि रवी मी चंद कसा आता मी माझ्या स्वरात आणि माझ्या गायात थोडं म्हणून दाखवतो आणि त्यात कसा यायचा हे झालंय बरं आता आपण ऐकलेलं आहे जे सुगुराई प्रथम ओळ म्हणतो जे सुगुराई शाम कृपा गावत सुर गुराई श्याम कृपा हे hey, या गाण्यात रवीमीमध्ये कसं आलं बघा म्हणून त्याला दोन्ही असं यंत्र म्हणावं लागतं रवी मी हा चंद्र कसा ला हे देखील ला तोंडाला येणं हे दीनानाथाने त्या तीन मिनिटाच्या रेकॉर्डमध्ये चार वेळेला म्हंटले वेगळं वेगळं आपण हे ऐकतो तर यातलं कुठलं तरी एक साधारण हे करून तेच एकरा आलो म्हणजे आणि समयला आलो की सुटलो बाबा असं रवी मी ऐकत असतो तसं नाही आता बघा ना ला दुस आत्ता एक लापिसे रवी मी ला पिसे रवी मी ला े लाप्यसे रवी मी त्या जैन साधे त्या जैन साधे त्या एकता गे साधे गगनी गामे देवया बरि अबलाबल अब लाल अब राबल no wahai लोकांना कळलं नाही काय झालं इतकं ते वातावरण एक दिनारनाथांच्या गाण्याची माया जी होती ती इतकी पसरली होती की लोक ऐकता ऐकता आले पण किती वेगळं वातावरण झालंय आणि मग टाळ्या पडल्या टाळ्या पडायला जरा वेळ लागला कारण शेवटी इतकं चांगलं कसं काय असं वाटेपर्यंत ते हसत होते थांबले होते आणि टाळ्या पडल्या होत्या या रवी मी असं नाट्यसंगीतामध्ये आलं असण्याची शक्यता आहे क्लासिकल एक सरज गमत सांगतो याला पुण्याला चिमणबागेमध्ये म्हणजे टिळक रोडच्या जवळ तिथे पांघारकडून माझे मामा राहत असत त्यांच्याकडे आम्ही उतरत होतो त्यावेळेला दिनानाथराव लताला घेऊन आले होते आमच्याकडे तर दुपारी आले होते खूप त्या दिवशी चांगलं गाव गायले मोरुवा करे झिंगार बडहंस सारंग गायले आणि किती स्वरावर प्रेम करावं तो त्यांचा षडजा ुवा करे जिंगार सकला सकल भन फुले अरी मुरुवा करे झिंगा मोर नाचतोय म्हणून मन फुलय एर मी काय होतं मन फुलतंय ते बघून मोर नाचतो ज्ञातरा म्हणाले ह्या हे निसर्गाचं चित्र डोळ्यापुढे ठेव हरी आल हिरवळ पसरलेली आहे सगळे मग अंतर्या म्हणजे सगळे नेहमीप्रमाणे त्या आनंदाचा निसर्गाचा आनंद हे केलाय भूल गाई ऊ चू दा बी करू दे म्हणाले तुला सगळं वन म्हणताना तुझ्या मनापुढे असा विस्तार आला आहे अनेक झाडं तर कसं होईल सकल बन फूले त्या वनामध्ये पाऊल वाटा आहेत पुष्कर्णी आहेत असं तुला मनात सकल बन सकल बन फूले हरी आ, करे मोरु वाटून आला कशा करतात सुरावर त्यांचे तेवढे प्रेम होत तरा कशा निर्माण होतात या तऱ्हे नव्हतात सुरावर किती प्रेम होत मुलाखत नव्हती कुणी फोटो घ्यायला नव्हतं तरी दीनानाथांचा कंठ दाटून आलेला आहे त्यामुळे तर नंतर त्या दुपारी आलेच संध्याकाळची वेळ बराच वेळ खूप आमच्याकडे खूप आनंदाने राहत असत खूप आनंद देत असत तर निघाले लता होती लताला त्या दिवशी जरा बरं नव्हतं आमची मावशी वगैरे ना वगैरे झालं नंतर जाताना ठीक झाली तर दिनानाथांचा हात धरून ते पहिल्या मजल्यावर खाली आले आणि द्या ना म्हले मामा मग जरा बराच वेळ झाला ना मी जातात टांग्यानी जातो जरा टांगा आणा आणि खरोखर त्यावेळेला साडेसात आठचा सुमार झाला होता तितपत अंधार तितपत आणि त्या चिमणबागेमध्ये काय गम्मत होती की म्हणजे इकडे एक पन्नास फूट तिकडे एक पन्नास फूट असे एक अंतर कल्पना करा त्या सगळ्याला प्रकाश द्यायला एक कोपऱ्यावर दिवा त्यामुळं काय त्या काय परिणाम की अंधार किती आहे हे करायचं म्हणजे प्रकाशाची एक रेषा आणि अंधाराच्या तीन रेषा असं मिळून जे वातावरण तयार व्हायचं ते वातावरण होत दिनात्राव खाली आले चांगा आणला होता ते बसले लता बसलेजवळ मी होतो माझी आई होती मामा होते इतक्यात माझ्या मावशीनं म्हातानी मावशी सत्तरीच्या पुढली तिने निरोप पाठवला की दीनाथरावनं म्हणावं की पुन्हा या मला तुमचं गाणं ऐकायचं आहे आणखीन ऐकायचंय ते दिनाथरावनी तेव्हाच सांगितलं मावशीनं सांगा की दीनानाथ आता पिशाची योनीत गेलेलं आहे ठीक आहे एवढं म्हणे एवढं म्हणाले चांगत बसले चांगला सुरू झाला आणि दीनानाथ जयसुगरा ही श्याम कृपाल म्हणाला ते इतकं गूढ वाटणारं वातावरण होतं तुम्हाला सांगितलं त्या तऱेचा अंधार मिश्रित प्रकाश होता दीनानाथ असे एक विलक्षण आता सांगून गेले होते की माझी जायची वेळ आली आहे जवळ आली आहे आणि जेसुगरा ही श्यामकृपाल ही बंदिश हे सूर म्हणत दीनानाथ असा असा तो टांगा जात होता दीनानाथ गात होते तो टांगा वळून तिथे गडकरी वकील तिथे राहत असत त्यांच्या तिथे तो वळून टिळक रोडला गेला तो पर्यंत दीनानाथ जे सुग्र आहे श्याम कृपा असा प्रसंग कशा विसरत तुम्ही सांगा Allahilla शिकवले मी आवटलं म्हणून दाखवतो खरं म्हणजे वेळेकडे बघायचं भान पाहिजे हे भान दाखल पाहिजे इतकं बेभान होऊन चालत नाही तर एक गोष्ट मला आता हृदयनाथच्या म्हणण्यामध्ये वाटली की विनाकारण काही काही ठिकाणी बंदिश बरोबर आहे पण लांबवली आहे की हे बघा किती अवघड आहे मी कसं घेतोय बघा अशासारखं शेवटी काय असतं की ही बंदिश आहे ना या बंदिशीचं एक मूर्ती असते किंवा एक तिची आकृती असते त्या बॅलन्समध्येच पुन ती म्हटली गेली पाहिजे त्या लईमध्येच ती म्हटली गेली पाहिजे तुम्हाला जर फार चांगलं वाटलं तर चारदा म्हणा पुन्हा पण ती तुम्ही आता शर्ट चांगला आहे म्हणून हा जर मी याच्या एवढा हातोपा केला तर चांगलं होईल का असं नाही आता मूळ त्याची लय कशी आहे हे, हे बघा आणि त्याने मध्ये कसं लांबवलं तर तेव्हा दाखवता आलं नाही आता थोडंसं आठवतं Rasulillah <laughs> aa Rasulillah peeranabi kar हुकुम तुमारो दिन दुनी मो हो हजरत म रसो ल असं पूर्वी पूर्वी पूर्वीमध्ये असा सुटा मध्यम मिळत नाही कुठे आणि वसंताची आठवण न होऊ देता तो पूर्वी कायम ठेवून तसा मध्यम देनानाथांनी म्हणून दाखवलेला आहे अशा चिजा दिनाना त्यांच्या होत्या हा याच्यावर दयाखाना जे आहे ते सूर हे कमी आहे त्यांचा म्हणून जर एकदम वेगळं वाटतं पण बरोबर आहे याच आधीवर पुन्हा बंदिश आहे देनानाथांचीच बंदिश आहे आणि ती पूर्ण केलेली आहे पण ते भक्ती गीत असल्यामुळं काय त्याच्या ठीक आहे आणि लताच्या गळ्यातनं ते चांगलंच लागतंय काय गणराज मी रंगी नाचतो ना गणराज रंगी नाचतो हे आहे ते ऐकूया मला हे नाही आठवलं नाही पण हे सांग ऐकूया नंतरची पूजो गैरी श्री गौरीमधली बन बंदिश आहे आणि अशाच त्याच्यावरचं लगा हे गाणं मी प्रत्येक ठिकाणी असा प्रयत्न केला आहे के की अस्थाई आणि अंतरा तरी घेता घ्यावा पण काही काही जणांनी अस्थाई आधी अस्थाई अर्धीच म्हणायची नंतर इतकं गायचं की नंतर अस्थाई पुरी करायची आणि यानंतर खूप गायचं गा आणि मग अंतरा म्हणायचा जवळजवळ पंचवीस मिनिटं व्हायला लागलं ते मग मला इथलं थोडंसं घ्यायचंय तिथलं थोडंसं घेऊन पण शक्यतो त्याचं पूर्ण रूप दाखवायचा मी प्रयत्न केलाय काही ठिकाणी अशक्यच होतं तिथे तर हे नंतर लाव गणपतराव मोहिते खे दम के जो आहे त्याचं शीर्षक दिनानाथांचं गाणं त्याच अनुकरण त्याच भवितव्य म्हणजे त्या गाण्याच आता अनुकरण कसं झालेलं आहे हे आपण थोडक्या थोडक्या याच्यात बघायचंय काही याच्यात काय झालंय की शेवटी एवढ्या जागेमध्ये एका कॅसेटमध्ये ते बसवायचा प्रयत्न करताना पहि आणि पहिल्या लोकांनी अस्थ अंतरा पूर्ण म्हणावा या याच्यामध्ये जास्त जागा गेली किंवा अशा सारखं झालं त्यामुळं काही जणांना एखादं कमी जरा जागा दिली गेली आहे तर यात काही हेतू नाही फक्त असं हे केवळ गैरसोयीच्या पोटी किंवा सोयीसाठी म्हणून ते करावं लागलेलं आहे तर प्रथम शिवरामी मंदिर देणार आणि नंतर त्याला नंतर जोडून छोटा गंधर्व मला याच्यामध्ये एक विचाराचा आहे की मानाप्मानला शिवरामी मंदिर आहे सुरुवातीच्या काही प्रयोगात जायला गेलं आणि नंतर बंद दे दे ना। ना। ते बंद केला आणि पुनरज जीवन त्यांचा दिनानं प्रवान केलं शुरामेवन तर त्याच्या अगोदर एकोणीशे दहा साली प्रेमशोधन नाटक किर्लोस्कर नाटक मंडळी नामले ना। ना। त्याच्यात दुखामी जन्मले ते ह्याच चालीवरती होता म्हणजे किंवा ही चाल त्याच्यात घेतली